अध्याय पंधरावा जय विजय याना यांना शाप मैत्रिय म्हणाले कश्यपाचे ते, ते आपल्या उदरात ठेवले त्या गर्भस्थ तेजामुळे सुद्धा जगातील सूर्यादिकांचा प्रकाश क्षीण होऊ लागला तसेच इंद्रादी लोकपाल ही तेजोहीन झाले तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन ते म्हणाले की सर्व दिशा अंधारमय झाल्यामुळे सगळीकडे या अंधकाराविषयी आपण जाणत असालच आम्ही तर यामुळे फारच भयभीत झालो आहोत देवादी देवा आपण देवा, जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालांचे मुकुटमणी आहात नमस्कार अपने सर्व जग साकार पलिक आरोप सर्व जीवांचे उत्पत्ती स्थान अशा असतो अशा सिद्धांचा कोणापासून पराभूत होत नाही दोघांनी बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या वेदवाणीने बद्ध असलेली सर्व प्रजा आपल्या अधीन राहून नियमपूर्वक कर्मानुष्ठान करून आपली पूजा करते त्या अशा आपनास हे त्यामुळे ते दुःखी झाले आहेत त्यांचे कल्याण करा आणि शरून आलेल्या आमच्याकडे अपालतया दृष्टीने पहा देवा इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाढतच जाते त्याचप्रमाणे कश्यपांच्या वेर्याने स्थापित झालेला हा दिचा गर्भ सर्व दिशा अंधकारमय करीत वाढत चाललेला आहे मैत्री म्हणाले महाबाहो देवांची प्रार्थना ऐकून भगवान ब्रम्हे भासले आणि आपल्या मधुरवाणीने त्यांना आनंदित करीत म्हणाले देवांनो तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकादिक लोकांबद्दल एकदा ते शुद्ध सत्वमुळे भगवान विष्णूच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठ लोकात गेले जे निष्काम धर्माने श्रीहरीची आराधना करतात ते लोक विष्णुरूप होऊन तिथे राहतात किथे वेदांताने वर्णन केलेले भगवान आदि नारायण स्वरूप धारण करून राहतात एक वन आहे जे मूर्तिमान कैवल्य आहे असे वाटते सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणाऱ्या वृक्षांनी ते सुशोभित असून नेहमी सहा ही ऋतूंच्या शोभेने संपन्न असते उमरलेल्या वसंत ऋतूतील माधवी लेलींचा मकरंद पूर्ण सुगंध त्यांच्या चित्ताना आपल्याकडे आकर्षित करतो परंतु ते त्याच्याकडे लक्ष न देता तो सुगंध आणणाऱ्या वायूलाच दोष देतात ज्यावेळी धन्वरराज उच्च स्वरात गुंजारो करीत जाऊन हरिकायन करतात त्यावेळी थोड्या काळासाठी कबुतर कोकिळा सारस चकवा चातक, हस पोपट होला पक्षी आणि मोर यांचा कलकलाड बंद होतो श्रीहरी तुळशी पत्रांनी आपले शरीर भूषविात आणि तुळशीच्या सुगंधाचाच अधिक आदर करतात हे पाहून तेथील मंदार कुंद तिलक रात्री उमरले कमळ नागकेसर, नाग तो, तो लोक वैडूर्य मरकतमणी आणि सुवर्णाच्या विमानाने भरलेला आहे हे मुंच्या चरणानं वंदन करूनच हे सर्व प्राप्त होते त्या विमानात बसलेल्या भगवत भक्तांच्या चित्तात मोठे नितंब असणाऱ्या लक्ष्मी आपला चंचलपणाचा दोष टाकून देऊन श्रीहरींच्या भवनामध्ये राहते ज्यावेळी ते आपल्या चरण कमलातील नुपुरांचा झंकार करीत आपल्या हातातील लिला कमल फिरवते त्या त्या सुवर्ण असे कमाने साफ करीत आहे जेव्हा ती दासीना आपल्या बरोबर घेऊन आपल्या क्रीडा मनामध्ये तुलसी दलाने भगवंतांचे पूजन करते तेव्हा देखील ते स्वच्छ पाण्याने भरलेल्या आणि पोवळ्याचे घाट असलेल्या सरोवरात आपले सुंदर केशपाश आणि उभार नासिकेने शोभणारे अर्थ आणि कामा संबंधी अन्य निंद कथा ऐकतात ते त्या वैकुंठ लोकांत जाऊ शकत नाही अरे जेव्हा हे अभावी लोक अशा असा गोष्टी ऐकतात तेव्हा त्या कथा त्यांना कोणी टाकतात अहो आम्ही देव सुद्धा या मनुष्य योनीची यातच तत्वज्ञान आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते अशी मनुष्य योनी मिळूनही युन जे लोक भगवंतांची आराधना करीत नाहीत ते वास्तविक त्यांच्या सर्व असलेल्या मायेनेच मोहित झालेले असतात देवादिदेव श्रीहरींचे निरंतर चिंतन केल्यामुळे ज्यांच्यापासून आपापसतील प्रभूंच्या कथा ऐकून प्रेमाने सदगद होऊन ज्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात तसेच ज्यांच्या स्वभावाची आम्ही इच्छा करतो असे परमभागवतच आमच्या लोकांच्यावर असलेल्या त्या वैकुंठ धामात जातात जेव्हा सनकाजी म्हणे विश्वगुरू श्रीहरींचे निवासस्थान त्रैलौक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवतांच्या अलौकिक विमानाने विभूषी अशा त्या परमदिव्य आणि अद्भुत वैकुंठधामाला आपल्या योगमाया बलाने पोहोचले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला भगवत दर्शनाच्या ओलांडून दरवाजा जवळ पोहोचले तेव्हा तिथे त्यांना हातात गदा घेतलेले एकाच वयाचे दोन देव दृष्टीस पडले ते बाजूबंधू कुंडले किरीट इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्याने विभूषित झालेले होते त्यांच्या चार शामवर्ण भुजांमध्ये गोवती भुंगे गुंजारण करीत असलेली शोधून दिसत होती ते चढवलेल्या पाहत असून सुद्धा ते मुनी काहीही न विचारता ज्याप्रमाणे सुवर्ण आणि वज्रमय असे पहिले सहा दरवाजे ओलांडून आले होते त्याचप्रमाणे याही दारातून आत गेले समान दृष्टीने ते सगळीकडे पाहत होते त्यामुळे सगळीकडे ते जात होते, ते चारही कुमार पूर्ण तत्वज्ञानी होते तसेच ब्रह्मदेवाच्या सृष्टी मध्ये भयाने सर्वात ज्येष्ठ असूनही पाच वर्षाच्या बालकांसारखे दिसत होते आणि त्यांची दिगंबर अवस्था होती त्यांना अशा प्रकारे निसंकोचपणे आज जाताना पाहून भगवान त्यांच्या ब्राह्मणांचा आदर करण्याच्या स्वभावापेक्षा त्यांच्याशी असे दुर्वर्तन करणे योग्य नव्हते वैकुंठवासी देवांच्या समक्ष जेव्हा त्या द्वारपालांनी त्या अत्यंत पूज्य कुमाराने अडवले तेव्हा आपल्या प्रियतम प्रभूंच्या दर्शनात विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने काहीसे ला आणि ते म्हणाले अरे द्वार जे द्वार पाच असून स्वभावात एवढी विषमता कशी भगवंत परम तर परमशांत स्वभावाचे आहेत त्यांचा कोणाशीही विरोध नाही तर मग ज्याच्या विषयी संशय घ्यावा असा इथे कोण असणार तुम्ही स्वतः संशयी आहात म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यावर संशय घेत आहात भगवंतांच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे म्हणून इथे राहणारे ज्ञानीजन सर्वात्मा श्रीहरी आणि आपल्यात काही भेद मानित नाही उलट महाकाशात घटाकाश असावे त्याप्रमाणे भगवंता आपल्याला अनुस्यूत समजतात तुम्ही देवरूपधारी आहात मग तुम्हाला इथे असे काय दिसले की ज्यामुळे तुम्ही भगवंतांच्या ठिकाणी अंतर्गत भेदामुळे उत्पन्न होणाऱ्या भयाची कल्पना केली आपण त्या भगवान वैकुंठ नाथांचे पार्श्वद आहात परंतु म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करीत आहोत या भेद बुद्धीच्या तुम्ही या वैकुंठ लोकातून निघून त्या पापमय योजनेत जा जिथे काम क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे तीन शत्रू निवास करतात सनकादिकांचे ते कठोर वचन ऐकून आणि ब्राह्मणांचा शाप कोणत्याही शस्त्र समूहाने निवारण होत नाही हे जाणून श्रीहरीच्या त्या दोन पार्श्वदांनी अत्यंत दीनभावाने त्यांचे चरण पकडले त्यांचे स्वामी श्रीहरी सुद्धा ब्राह्मणांना अतिशय घाबरतात हे त्यांना माहीत होते नंतर ते म्हणाले भगवंत आम्ही अपराधी आहोत म्हणून आम्हाला जो दंड दिला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे त्यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे आम्हाला लागलेले पाप पूर्णपणे नाही आमची थोडी सुद्धा दया येत असेल तर अशी कृपा करा कि जेणेकरून त्या अधमाधन योनी जाऊनही आम्हाला भगवंतांची स्मृती नाहीशी करणारा ना होऊ नये इकडे साधूजनांचे हृदय भगवान कमलनाथ यांना आपल्या दारपाला तेव्हा परमहस मुनिजन ध्याचा शोध घेत असतात अशा पायांनी चालत श्री लक्ष्मी सह ते तिथे आले सनकादिकांनी पाहिले कि आपल्या समाधीचे भाग्य असणारे श्री वैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत त्यांच्या समवेत छत्र चमरे घेऊन पार्श्वदही आहेत तसेच प्रभूंच्या दोन्ही बाजूंना राजहंसाच्या पंखाप्रमाणे दोन शुभ्र चौऱ्या ढाळल्या जात आहेत चौऱ्यांच्या थंडगार बाजूने त्या शुभ्र छत्रावर लावलेली मोत्यांची झादर अशी हलत आहे की जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब झिरपत आहेत प्रभू सर्व सद्गुणांचे आश्रय आहे त्यांची मुखमुद्रा पाहून असे वाटत होते कि ते सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत आहे आपल्या स्नेहमय दृष्टीने ते भक्तांच्या हृदयाला स्पर्श करीत होते आणि त्यांचा विशाल शाहुवर्ण वक्षस्थळावर जी लक्ष्मी विराजमान झाली होती तिच्या शोभेने ते समस्त दिव्य लोकाचा चुडामणी असलेल्या वैकुंठ सुशोभित करीत होते त्यांच्या पितांबर मंडिर विशाल नितंबावर झरमणारी आणि गळ्यात भ्रमराने एक हात त्यांनी गरुडाच्या खांड्यावर ठेवला होता तर दुसऱ्या हाताने ते कमल पुष्प फिरवित होते त्यांचे सुंदर गाळ विजेच्या प्रभेना लाजवणाऱ्या मकराकृती कुंडनांची शोभा वाढवित होते उत्तुंग नासिका असलेले मोहक मुख होते होता तसे चारी निवान हार मस्तकाल्य हाथ मध्य कौस्तु भगवान स्वरूप अत्यंत सौंदर्यशा होते लक्ष्मी का सौंदर्याभिमान ग्रम्हदेव मेव अशा प्रकारे माझ्यासाठी महादेवांसाठी आणि तुमच्यासाठी परमसुंदर रूप धारण करणाऱ्या श्री हरिंगा पाहून सनकाजी मुनी त्यांना मस्तक लावून नमस्कार केला ते त्यांचे अद्भुत रूप पाहता पाहता त्यांच्या नेत्रांची तृप्तीच होत नव्हती परंतु वायूने नाकातून त्यां अंतकरणात प्रवेश केला त्यावेळी भक्तीच्या आवेगाने ते आपले शरीर सांभाळू शकले नाही आणि त्यांची मनही विचलित झाली भगवंतांचे मुख नील कमला प्रमाणे होते अतिशय सुंदर ओठ आणि कुंडकळीसारखे मनोहर रहास्य यामुळे त्यांची शोभा आणखी वाढलीच होती ते पाहूनच ते कृतकृत्य झाले पुन्हा पद्मरागासारख्या लाल लाल नखांनी सुशोभित असे त्यांचे चरण कमल पाहून ते त्यांचे स्तुती करू लागले जे भगवान योग मार्गाने मोक्षपणाला जाऊ इच्छणाऱ्या पुरुषांच्या ध्यानाचा विषय होणारे अत्यंत आदरणीय आणि नयनानंद वाढवणारे पुरुषरूप प्रकट करतात सनकादी मुले यानंतर प्रभू ज्यावेळी आपल्यापासून आमच्या पित्याने ब्रम्मूदेवानी आपले रहस्य वर्णन केले होते त्याचवेळी कानाद्वारे आमच्या बुद्धीत आपण विराजमान झाला होता परंतु प्रत्यक्ष दर्शन मात्र आम्हाला आजच झाले आहे भगवान आपल्याला परमात्म तत्व म्हणूनच जाणतो यावेळी आपल्या विशुद्ध सत्वमय शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणाऱ्या आसक्ती आणि अहंकाराने मुक्त असे मनिजन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेल्या सुदृढ भक्ती योगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहतात हे प्रभू आपले सुयश सुयंत कीर्तनीय आणि दुःखाची निवृत्ती करणारे आपल्या चरणांनी चरणांशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत ते आपला अत्यंत प्रसाद जो मोक्ष त्याचीही परवा करीत नाही तर मग ज्यांना आपली थोडी सुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते त्या इंद्रपद इत्यादी अन्य भोगांची काय कथा भगवान जर आमचे चित्त भ्रमणाप्रमाणे तुळशी प्रमाणे आपल्या, तुशी आपल्या, कान आपल्या रूप अमृताने परिपूर्ण होतील तर आमच्या पापांमुळे खुशला आमचा जन्म नरकादीत होऊ दे त्याची आम्हाला चिंता नाही हे विपुल कीर्ती प्रभो अपन साक्षात भगवान आमोर प्रकट आम अपना करीत आहधा समाप्त